पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गाजलेली भाषणे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचक विद्यापाटील प्रकरण सातवे देशांतर नामांतर की धर्मांतर बार्शी टाकळी जिल्हा सोलापूर येथे मुंबई प्रांतिक बहिष्कृत हितकारिणी सभेच्या परिषदेत मे एकोणीशे चोवीसमध्ये दिलेले भाषण ज्ञानप्रकाश दिनांक चोवीस मे व सात जून एकोणीसशे पुनर्मुद्रण बहुजन, नायक दिनांक अकरा डिसेंबर एकोणीशे त्र्याऐंशी धन्य आहे की अस्पृश्यतेने आम्हा गुलाम म्हणून लेखले नाही।, नाही तर किराण्या वस्तूप्रमाणे अथवा गुराडोराप्रमाणे आमचा बाजार झाला असता अशा प्रकारच्या गुलामगिरीत आम्ही सापडलो नाही याबद्दल कुणी समाधान मानून घेऊ नये कारण अशा प्रकारची आमची गुलामगिरी असती तर त्यातून आमची सुटका लवकर झाली असती प्राचीन काळातील रोम ग्रीक इत्यादी राष्ट्रात दास्यत्वाचा म्हणजे गुलामगिरीचा शिरस्ता अस अनेक कारणांमुळे त्या देशातील लोकांना गुलाम बनण्याची पाळी येत असे व एकदा मनुष्य गुलामगिरीच्या यादीत दाखल झाला म्हणजे जड वस्तूप्रमाणे त्याची स्थिती होऊन तो सर्व प्रजाजनांच्या हक्कास वंचित होत अस हिंदुस्थानातील अस्पृश्य लोक रोमन लोकांच्या गुलामाप्रमाणे जड वस्तूच्या स्थितीला पोहोचले नाहीत यादृष्टीनं पाहता हिंदुस्थानातील अस्पृश्यता रोम व ग्रीक लोकांतील गुलामगिरीपेक्षा बरी असनतील व एकादृष्टीनं ते खरेही आह पण दुसऱ्या दिवशी पाहता अस्पृश्यता ही गुलामगिरीपेक्षा अत्यंत वाईट स्थिती आहे गुलाम लोक गुलामगिरीतून लो, गुलाम मुक्त होऊन स्वतंत्र प्रजाजनाच्या स्थितीला जाऊन पोहोचल्याची साक्ष सारा रोमचा सा इतिहास देत आहे पण हिंदुस्तान देशाच्या इतिहासात अस्पृश्यांच्या स्पृश्य झाल्याचा एकही दाखला देता येत नाही रोमन लोकातील गुलामगिरी हा कालिक स्थिती आहे व त्यातून सुटका होण्यास अनेक मार्ग मोकळे असत त्याच्या उलट अस्पृश्यता ही त्रिकालबाधित अशी स्थिती आहे व त्यापासून सुटका होण्यास कोणताही मार्ग नाही जन्मता जो अस्पृश्य तो मरेपर्यंत अस्पृश्य असा कडा नियम असल्यामुळे शतकेच्या शतके लोटली तरी पण अस्पृश्य समाज अस्पृश्यच राहिला आहे याशिवाय इतर बाबतीतही हिंदुस्थानातील अस्पृश्यता रोमन लोकांतील गुलामगिरीपेक्षा वाईट असेच म्हणावी लागते रोममधील गुलामांच्या उन्नतीचा जितकी त्यांची गुलामगिरी त्यांच्या आड येत असत त्याच्या अनेक पटीने आमच्या आड आमची अस्पृश्यता येत आहे असे म्हणण्यास मूळ हरकत नाही आमचे लोक घरडे धंदे करतात गुरे फाडतात मोऱ्या नाले उपसतात गलिच्छ वस्त्रे वापरतात अबक्ष बक्ष खाता, नाना प्रकारच्या बेवत्स प्रकारच्या दवतांची पूजा करतात अशा प्रकारचे एक नवे दोन नवे नऊलक्ष आरोप आपल्यावरती करण्यात येतात आरोप करणे अगदी सोपे आहे पण त्या आरोपाला जबाबदार कोण आहे याचा आरोप करणारा तितका विचार करीत नाही खरे म्हटले असता जे आरोप करता त्यांच्यावरच याची जबाबदारी पडते मनुष्य समाजातील पिढ्या एकामागून एक मरत असतात परंतु पुढची पिढी आपले संप्रदाय धर्म भावना, इत्यादी सर्व संस्कृती आपल्या मागच्या पिढीपासून शिकून घेते जेणेकरून समाजातील घटक जरी लुप्त झाले तरी समाजा अद्यावत चालू राहतोच आमच्या हिंदू समाजात अशा प्रकारचे संघटन मुळीच होत नाही मग त्यांच्या चालीररीती आमच्यात याव्या कशा उपनिषदातील तत्वे जर आमच्या कानी घालण्याचे तयार नाही तर आमची मरी माईची पूजा कशी जाणार वेद आम्ही ऐकू नये अशी जर त्यांची आज्ञा आहे तर आमच्या लावण्या कशा सुटणार आम्हाला मुंज़ करून जानवे घालण्याचा त्यांनी निश्चय केला तर आम्ही शुचिरभूत नाही काय सारांश आमच्यात वाईटचा संचार झाला आहे असा जर आमच्यावर आरोप लावण्यात येत असेल तर आमचे उत्तर आहे की चांगल्याची शिकवणूक आम्हाला कोणी दिली ब्राह्मणाच्या मुलात ब्राह्मणाच्या चालेरी ते आमच्यातील ख्रिस्ती झालेल्या ख्रिस्ती लोकांच्या चालिरीती यांचा प्रादुर्भाव कसा होतो व ब्राह्मणाच्या चालिरीतीचा प्रादुर्भाव का होत नाही याचा बारकाईनं विचार केला असता सहज कळून येण्यासारखे आहे की अशा प्रकारचा प्रादुर्भाव होण्यास उभय पक्षात जिव्हाळ्याचा निकट व अन्योन्य संबंध असावा लागतो अस्पृश्यतेमुळे हिंदू समाजातील वरिष्ठात तशा प्रकारचा संबंध असावा लागतो अस्पृश्यतेमुळे हिंदू समाजातील वरिष्ठात तशा प्रकारचा संबंध येणे शक्य नाही यामुळेच ज्या त्या समाजाच्या बऱ्यावाईट चलिरीती ज्या त्या समाजास चिकटून राहिल्या आह रोमन लोकातील गुलामगिरीत ज्या त्या समाजात चिकटून राहिल्या आह रोमन लोकातील गुलामगिरीत अशा प्रकारच्या अस्पृश्यतेची छटा नसल्यामुळे वरिष्ठांच्या गुणांचा पाठ त्यांच्या नित्य नजरेसमोर असव्हे तर तो तिरवीत असत दर अस्पृश्यतेच्या पायी अशी वागणूक झाली असल्यामुळे हा कलंग धुऊन जाईल याकड़ आपल्यातील सर्व लोकांच लक्ष लागून ग अनेक प्रकारचे उपाय सुचविले दिसतात काही लोकांचे असे म्हणणे आहे की अस्पृश्य लोकांनी देशांतर करावे असे ऐकवीत आहे की ज्या दिवशी निराश्रित सहाय्यकारी मंडळाची स्थापना झाली त्या दिवशी एका वरिष्ठ धर्मातील गृहस्थाने अशी सूचना केली की हे अस्पृश्य लोक ही आपली पीडा दुसऱ्या कोणा देशाला घेऊन का जात नाही अशा प्रकारचे तिरस्कारयुक्त उपदेश करणारे गृहस्थ वरच्या फारसे नाहीत ही समाधानाची गोष्ट आहे परंतु केवळ आपल्या लोकांच्या हिताच्या दृष्टी जर पाहिले तर या देशांतराच्या सूचनेत पुष्कळ हित साठविलेले आहे असं म्हणण्यासारखं नाही चटखोर बाकरीच्या तुकड्यासाठी गावातील साऱ्या लहान थोरांच्या लाथा खाण्यापेक्षा फिजी इस्ट आफ्रिका न्युगिनी वगैरे देशात जाऊन नशीब काढणे केव्हाही हिताव होणार आहे हिंदुस्थानी लोक परदेशात गेले असता तेथील प्रजाजनाप्रमाणे समप्रमाण हक्क प्राप्त होत नाहीत ही, ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे हिंदी म्हणून परदेशात जो त्रास होईल तो हिंदू म्हणून आपल्या स्वदेशात आपल्याला जो त्रशस होतो त्यापेक्षा केव्हाही जास्त होणार नाही इतकेच नव्हे ना तर आपल्या देशात हिंदूधर्माच्या बंधनामुळे द्रव्याजनाचे मार्ग बंद आहेत ते सर्वस्वी खुले होऊन आपल्यातील लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल यात मूळ शंका नाही परंतु सर्वच लोकांना देशांतर करणे शक्य होणार नाही झाले तर फार थोड्यांनाच ते शक्य होणार आहे तेव्हा या देशात राहूनच अस्पृश्यतेचे निर्मूलन करण्याचे मार्ग शोधून काढले पाहिजे धर्मांतर तशा प्रकारचा दुसरा म्हणजे धर्मांतर कोणत्याही धर्माकडे आपण तात्विक तसेच व्यावहारिक दृष्टीने पाहिले पाहिजे तात्विकदृष्ट्या हिंदू धर्म कोणत्याही धर्मास हार जाणार नाही असे माझे मत आहे नव्हे कोणत्याही धर्माहून तो श्रेष्ठच गणला जाईल या हिंदू धर्मात सर्वाभूती एक आत्मा असे मूलतत्व आहे या उदात्त तत्वाप्रमाणे जर समाज घटना झाली असती तर ज्याप्रमाणे दिवा घरच्यावर तेवढा उजेड करावा व परक्यावर अंधार पडावा असे करीत नाही किंवा ज्याप्रमाणे वृक्ष तो त्याचा उच्छद्द करतो अथवा जो त्यास पाणी घालतो या उभयता सारखी सावली देतो किंवा पाणी ज्याप्रमाणे गायीची तृषा हरून व वा वाघाला वीज देऊन मारून टाकीत नाही तशी हिंदूंची समबुद्धी असती तर परंतु हिंदू समाजाचे व्यावहारिक स्वरुप किती किळसवाने झाले आहे आचाराला कोठे वाव आहे काय जे लोक सर्वांभूती एक आत्मा आहे असे एक कंठशोष करून सांगतात त्याच लोकांनी मनुष्यसारख्या मनुष्याला अपवित्र व अस्पृश्य लेखावे हे नवल नव्हे काय पण याऊनही चीण येण्यासारखी जी दुसरी गोष्ट आहे ती ही की जे लोक हिंदू धर्मावर श्रद्धा ठेवित नाहीत त्यांना मात्र आमचे वरिष्ठ हिंदू समदृष्टीने लेखतात ख्रिश्चन लोक अपवित्र नाहीत व अस्पृश्यही ना नाहीत वरिष्ठ हिंदूंना त्यांच्या स्पर्शाची विटाळ होत नाही व त्यांच्या हाताकले राबण्यात कमीपणा वाटत नाही तसेच एका दृष्टीने मुसलमान लोक हिंदूतील कोणत्याही अतिनिज वर्गापेक्षा विशेष स्पृश्य व पवित्र नाहीत असे म्हणणे भाग आहे कारण कोणताही हिंदू गोवत करून त्या मासावर उपजीविका करीत नाही मुसलमान व ख्रिश्चन लोकां तसे करण्यास मात्र प्रत्यवाय नसून महार मांग धेड वगैरे हिंदूंपेक्षा त्यांना पवित्र व स्पर्श मानण्यात येते त्यांचा वरिष्ठ हिंदूंचा हरेक प्रकारचा बायव्यवहार घडतो व त्यांची मुले एका शायित्व वर्गात शिकतात ते एका विधोरपाणी भरतात व इतर बाबतीत समान वृत्तीने वागतात परंतु ज्या आम्ही स्वैदिक धर्म शिरसंवाद जात आमचा आमचार हिंदू त्यांचा ते तिरस्कार करतात इतकेच नव्हे तर आम्हाला जनावरांपेक्षाही कमी लेखतात ज्या धर्माची तत्वे इतकी उच्च पण त्याचा व्यवहार इतका नीच त्या धर्मात राहून आमची उन्नती होईल की नाही असा प्रश्न साहजिकच उद्भवतो परंतु आपल्या लोकांनी धर्मांतर करावे की नाही या प्रश्नाची उत्तर देण कठीण आहे धर्म हा मनुष्यस आवश्यक आहे की नाही या वादग्रस्त प्रश्नात जाण्याची माझी इच्छा नाही एवढं मात्र खरे की काही लोकांना आणि विशेषतः हिंदू लोकांना जर प्राणाहून काही प्रिय असेल तर तो धर्मच आहे पण ज्या धर्मात माणसाला माणूस नाही तो धर्म काय कामाचा जो धर्म त्याच्या अनुयायांना ऐहिक व परलौकिक सुखाची द्वारे मोकळी करण्याऐवजी ती बंद करूनच त्यांना अधोगतीत खितपच पडाव्यास लावतो त्या धर्माला चिपटून राहण्यात काय अर्थ आहे उलट धर्मांतर केल्याबरोबर जर ते लोक आपली माणसात मोजदात करून आपल्याला समानतेने वागवितात तर धर्मांतर का करू नये हे मला कळत नाही आज वैकोम येथील सत्याग्रहाचीच गोष्ट घ्या ज्या रस्त्यामधून अस्पृश्य वर्गात जाण्याची मनाई आहे त्या रस्त्यावरून ख्रिश्चन मुसलमान व इतर हिंदू जातीला जाण्यास मोकळीक आहे या पक्षपाताचे कारण विचारले असता धडधडीत असे सांगण्यात येते की अस्पृश्य हिंदू आहेत म्हणूनच त्याच त्या रस्त्यावरून जाण्याची मनाई आहे असा जर दर हिंदू धर्माचा नियम आहे तर आपण धर्मांतर करून आपली सुटका का करून घेऊ नये माझी खात्री आहे की असा आपण धर्मत्याग केला तर जे हिंदू लोक आपला तिरस्कार करतात तेच आपल्याला मान देतील पण आपण आज आहोत तसे बहिष्कृत असण्याऐवजी एका मोठ्या समाजाचे अंग होऊन काळ लावता आपण उन्नती करून घेऊ नामांतर नामांतर देशांतर व धर्मांतर याशिवाय नामांतर हा एक अस्पश्यता निवारणार्थ नवीन उपाय सांगण्यात येत आहे अलीकडे अस्पृश्यांनी आधी हिंदू म्हणून घ्याव असे सुचण्यात येत या याबाबतीत मतभेद व्हावायचे कारण आपणास कोणते नाम अधिक शोभते हे आह हा बऱ्याच अंशी हौसेचा प्रश्न आहे तेव्हा हा प्रश्न वादविवादाने सोडविला जाईल असे काही सर्वस्वी म्हणता येणार नाही असे म्हणून चालायचे नाही इतकेच नव्हे तर आहे असे म्हटल्यास मुळीच अतिशक्ती होत नाही असे माझे मत आहे याला अनेक कारणे आहेत अस्पृश्यता जातीभेद या समंदाने, जे वादविवाद होतात त्या जातीभेद व अस्पृश्यता ही शाकात्मक आहेत असे गृहीत धरले जाते तद्नुसार रोटी बेटी व्यवरादी उपाय शाकात्मक आहेत म्हणून लोक पाहतात या म्हणण्यात जर काही तथ्यांश असेल तर कायद्याने हिंदूतील जातीत रोटी बेटी व्यवहाराची मोकळीक दिली तर ही त्यांना अंमलात आणण्यास आपली तयारी दर्शवली पाहिजे पण वस्तुधा पाहता तशा प्रकारची तयारी दर्शवित नाही, हे निर्विवाद आहे परस्परात बेटी व्यवहार करण्याचा कायदा पास होऊन आज तीन वर्ष झाली पण त्या कायद्याचा फायदा घेतल्याचे फारसे ऐक येत नाही याचे खरे कारण माझ्या मते असे आहे की जातीभेद व ही शाखात्मक नसून भावात्मक आहेत म्हणून ती जर आपणास घालवायची असतील तर आपण शाखावर प्रहार न करता भावनांचे निर्मूलन करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत ही भावना आपणास कशी नष्ट करता येईल याचा मी अनेक वार विचार केला आहे विचारांती माझे असे ठाम मत आहे की अस्पृश्यता व जातीभेद ही काय ती नावात साठविलेली आहे वरिष्ठ लोक आपला तिरस्कार करतात ते केवळ आपल्या नावामुळेच महार म्हटला म्हणजे ऐकणाऱ्याच्या मनात अमुक एक प्रकारची तिरस्कारमय भावना उभी राहते मराठा म्हटला की निराळी भावना उत्पन्न होते व तोच ब्राह्मण म्हटला की आदरात्मक भावनेने ऐकणारा प्रेरित होतो ही गोष्ट कोणासच खोटी आहे म्हणून म्हणता येणार नाही याची उदाहरणे घेड लोकांची देता येतील गुजरात येथील घेड लोकांना अस्पृश्यता किती प्रखर घेणे वाचते हे काही सांगाव्यास नको तरी मुंबईत मुंबई त्याले म्हणजे दक्षिणी मराठ्यांच्या शेजारी राहतात इतकेच नव्हे तर त्यांचा रोटी व्यवहार झालेला मी पाहिलेला आहे उलट पश्चिम महाराष्ट्रात कोणत्याही अस्पृश्य गुजरात जर गेला तर दक्षिणी म्हणून ब्राह्मणाच्या खानावळी त्याला राहता येते ही गोष्ट सर्वश्रुत आहे आणि त्यात मद्रास बरेच अस्पृश्य लोकही आहेत मद्रास येथील अस्पृश्य मुंबईच्या विश्रांतीगृहात खुशाल खातात पितात त्यांचा कोणत्याच प्रकारे निषेध नाही एका भागातील अस्पृश्य दुसऱ्या भागात गेला तर तो, तो स्पृश्य होतो पण या विलक्षण प्रकारचे कारण शोधून काढले असता असे दिसून येईल की अस्पृश्यतेच्या खुना व मुद्रा सर्व भागात एकच नाही एका भागातील अस्पृश्य दुसऱ्या प्रांतात खुनेच्या अभावी स्पृश्य लेखला जातो माणूस म्हणून माणूस किंवा जात म्हणून जात अस्पृश्य नाही अमुक नाव धारण करणारे लोक अस्पृश्य गणले जातात ते नाव नसेल ते सदृश्य गणे जातील हा समाजाचा ताळा बांधला गेला आहे नाहीतर अस्पृश्य माणसाच्या रचनेत त्वचे रूपरंगात स्पृश्य माणसापेक्षा काही निराळे आहे असे नाही की लगेच पाहिल्याबरोबर ज्याप्रकारे सिद्धी लोकास युरोपियनांपासून किंवा दोहोसनी चिनी जपानीपासून अलग करता येते त्याप्रमाणे अस्पृश्यांना स्पृश्यापासून निराळे करता येईल नावाशिवाय अस्पृश्य ओळखण्याची दुसरी खून मुद्रा काही नाही म्हणून माझ्या मते नामांतर करणे इष्ट आहे ऐतवर जे नामांतर करा म्हणतात त्याचे व माझे एक मत आहे परंतु मुंबई इलाक्यातील अस्पृश्य वर्गाने आधी हिंदू म्हणून घ्यावे यात काही अशील आहे हे मला समजत नाही याने अस्पृश्य वर्गात समावेश होणाऱ्या सर्व जातीचे एकीकरण व्हावे असे जर उद्देश असेल तर ते त्याला आपली सहानुभूती दाखवितो ब्राह्मण ब्राह्मणाशिवाय इतरांबद्दल सहानुभूती दाखविण्यास तयार होत नाही परंतु जेथे सर्वच हिंदू तेथे सहानुभूतीच्या आडात काहीच नाही मुसलमान समाजात आज जी एकी आहे तिचे कारण काय हेच त्याच्यात मुसलमान म्हटलं की झाले तो आपला झाला तसे हिंदूमध्ये व्हावायस त्याला सर्वसाधारण असे नाव पाहिजे व ते हिंदू असावे असे माझे मत आहे ही स्थित्यंतरे घडून येतील तो सुदीन पण ती घडवून आणण्यास काय करावे हा मोठा महत्वाचा प्रश्न आहे राजकीय हक्क काही बाबतीत राजदंड लावल्याखेरीज सामाजिक अन्यायाचे निर्मूलन होणे दुरापस्त आहे म्हणून सामाजिक व धार्मिक बाबतीत येथे कायदा करून सुधारणा करावी की न करावी यासंबंधी बरीच भवतीनं भवती होऊन शेवटी इंग्रज सरकारने असा ठेराव केला आहे की जाती व रुढी कायद्याचा पगडा बसविण्यास आपण कबूल नाही यादृष्टीने पाहता हिंदुस्थानात स्वराज्य मिळण्याचा योग आला आहे ही मोठीच आनंदाची गोष्ट आहे असं मी समजतो कारण ब्रिटिशांचा राजदंड अम्मास असून अडथळा व नसून खोळंबा आहे आमच्या लोकांत स्वराज्याचे मोठे भय वाटत व आम्हा स्वराज्य ज्याचे रुपांतर पेशवाईतच होईल असे वाचते पण तसे म्हणणे कोत्या विचाराचे दर्शन आहे कारण पेशवाई स्वराज्य व हल्लीचे स्वराज्य यात बराच फरक आहे पेशवाईमध्ये एकदा स्थापलेले राजे व परंपरा राज्य करीत असत प्रजेच्या संमतीने राज्य करीत नसत भावी स्वराज्यात राज्य सरकार प्रजेच्या संमतीने चालणार असून त्यात कायमचे राजे असे कोणीच असू शकणार नाही अशा प्रकारच्या स्वराज्यात जर प्रजेच्या हिताची हेळसाण झाली तर तिचे संवर्धन दुसऱ्या प्रकारच्या कोणत्याच राजकारणात होणार नाही असा सर्व जगाचा अनुभव असल्यामुळे प्रजासंमत स्वराज्य ही सर्वोत्तम अशी राज्यव्यवस्था आहे हि निर्विवाद आह अशा प्रकारच्या स्वराज्याला आपण बुजून का जावे याला मला मोठा विस्मय वाटतो उलट त्यांच्या प्राप्तीप्रित्यर्थ आपण प्रसन्न करण फार जरुरी आह स्वराज्य म्हणजे काय याचा अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे आज हिंदुस्तानात हिंदुस्थानात स्वराज्यासंबंधाने जे वादविवाद होत आहे त्यात मुख्यत्वे करून ब्रिटिश लोकांच्या हाती असलेली सत्ता एकदम काढून घ्यावी की क्रमाक्रमाने याच प्रश्नावर सगळा भर दिला जातो काढून घेतलेली सत्ता कोणाच्या संमतीने वापरण्यात यावी याचा कोणीच विचार करीत नाही समजा प्रत्यक्ष आलेली सत्ता जर एकाच वर्गाच्या संमतीने अंमलात आणली गेली तर आज ब्रिटिश आमदारित जी स्थिती आहे तिच्यापेक्षाही दस पटीने वाढ होणार नाही कशावरून यास्तव सत्तेच्या प्रश्ना इतका किंबहुना तिच्यापेक्षाही जास्त महत्वाचा असा हा समितीचा प्रश्न आहे आणि ज्या अर्थी आमच्यातील स्वराज्यवाद्यांनी तो मुद्दा गौन म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले आहे त्याअर्थी त्यांना जन अपवादाची किती पर्वा आहे ही उघड आहे आपण मात्र या प्रश्नाचा पिछा पाहिजे कारण स्वराज्य जर येणार तर त्यात आम्हाला इतरामान अधिकार पाहिजे आणि तसा अधिकार प्राप्त होण्यास आपण मतदानाचा जो राजकीय हक्क तो प्राप्त करून घेतला पाहिजे हल्ली मतदानाचा हक्क इतका संकुचित करून ठेवण्यात आला आहे की साऱ्या हिंदुस्थानात शेकडो दोन लोक यासच तो प्राप्त झाला आहे असे मी समजतो याने आपला दोपरी फायदा होणार आहे एकतर आज कायदे कौन्सिलात जी आपली हेळसाण होते ती होणे शक्य नाही जे लोक आपण मते दिल्यामुळे निवडून त्या लोकांना आपल्या हिताविषयी बेपरवा राहून चालायचे नाही कारण आपल्या हाती त्यांचा लगाम राहणार रा आहे मतदानाच्या हक्कापासून आपला एवढाच फायदा होणार आहे असे नाही त्यापासून दुसरा एक मताचा फायदा आहे व तो हा की या मतदानाच्या हक्कापासून वर्णाश्रम धर्मावर मोठाच घाला येणार रा आहे राजकीय बाबतीत एका ब्राह्मण उमेदवारावर भंग्याजवळ मताची भीक मागण्याची पाळी आली तर वर्णाश्रम राहिलाच कोठे तसा रंकाचा रा होण्याचा राजमार्ग आपण आधी अवलंबला पाहिजे इंग्लंडातील मजुरांची तरी काही वर्षापूर्वी आपल्याप्रमाणेच हीन दिनस्थिती होती एकोणीशे साठ पर्यंत लिबरल लोक आपला उद्धार करतील अशा आशेने ते स्वस्त बसले होते परी जो दुसऱ्यावरील विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला व जो आपणाची कष्टात गेला तोची भला याची जाणीवपटून त्यांनी आपला उद्धार करण्याशी ठरविले या त्यांच्या कार्यात त्यांनी मतदानाच्या हक्कास प्रधानपद दिले होते व तो हक्क प्राप्त करून घेण्यात त्यांनी आपली सर्व शक्ती खर्च केली अखेर त्यांचा जय होऊन आज ते राज्यारूढ झाले आहेत व आपल्या म्हणण्याप्रमाणे सामाजिक राजकीय व आर्थिक सुधारणा घडवून आणत आहेत याचे मूळ कारण म्हणजे त्यांना मतदानाचा हक्क विस्तृत प्रमाणात प्राप्त झाला आहे हेच होय आपण जर अशा प्रयत्न केला तर आपणासह आपली उन्नत करता येईल पण जे ध्येय आपण आपल्याकडे ठेवतो व त्या ध्येयाच्या आधारभूत असणारी तत्वे आपल्याला प्रतिपक्षापुढे मांडून कार्यभाग होत नाही हे आपण विसरता कामा नये कोणताही एखादा प्रसंग गुदरला म्हणजे त्या लोकांवर तो प्रसंग गुदरतो ते लोक प्रथम त्या तत्वावर वादविवाद करीत सुटतात ते आम्ही मानसे नव्हे का कुत्री मांजरे आमच्यापेक्षा श्रेष्ठ का आहेत अशा प्रकारच्या तत्वाचा वादविवाद घालतात यात खरोखरीच काही वावगे नाही पण कित्येक लोकांना असे वाटते की तत्वांची माळ गोविली आपला कार्यभाग झाला व आपण जिंकलो पण निव्वळ तत्वाची उभारणी करून चालत नाही कारण तत्वांची उभारणी झाल्याबरोबर त्याचा परिणाम जगाच्या रहाटीवर आपोआप होत नाही तो परिणाम घडवून आणावा लागतो म्हणून परिणामाच्या दृष्टीने तत्वे मांडण्यापेक्षा ती अमलात आणण्यास योग्य अशी संघटना तयार करणे त्याहीपेक्षा महत्वाचे आहे जोपर्यंत संघटना तयार झाली नाही तोपर्यंत ज्या तत्वासाठी आपण जगडत आहोत ती तत्वे आपल्या प्रतिपक्षाला कबूल जरी असली तरी पुराणातली वांगी पूर्णदस ठेवण्यात येतील व आपले म्हणणे अरुण्य शुष्क ठरेल ज्याप्रमाणे नशिबाचा गाडा हाकण्यास यत्न सारथ्य करीत असावा त्याप्रमाणे तत्वाचा इष्ट परिणाम घडवून आणण्यास संघटनाही असावी लागते संघटना यावरून पाहता मला वाटत आपण आपल्यात संघशक्ती उत्पन्न करण्यासाठी आपनास एक सर्व अस्पृश्य जातीस व्यापक अशी संस्था असणे फार जरूर आहे अशी संस्था उत्पन्न झाली पाहिजे या संस्थेमार्फत आपली दोन कार्य होतील एक आपल्याला सार्वजनिक कामाला लागणारा पैसा गोळा करण्यास सुलभ होईल दारिद्र्याचे मनोरथ उपजल्याबरोबरच लयात जातात अशी एक म्हण आहे व आमचा समाज गरीब असल्यामुळे आमच्या हातून हा कार्यवाह कसा होईल असा बहुतेकांना संदेह वाटतो पण माझ्या मते ही मन फारतर, व्यक्ती मात्रालाच लागू पडते समाजाला लागू नाही थेंबे थेंबे तळेसाचे अशी दुसरीही मन आपल्या ऐकव्यात आलीच असेल आपला समाज जरी गरीब आहे तरी तो संख्येने जबर आहे आपल्यातील 24 लक्ष लोकांपैकी दोन लक्ष माणसांनी दर दरवर्षी 8 आणि दिले तर दरवर्षी 1 लाख रुपयांचा संच तयार होईल आणि अशा प्रकारे दरवर्षी 1 लाख रुपये जर जमा होत गेले तर आपली प्रगती होण्यास मुळीच अवधी लागणार नाही मात्र याला एक मध्यवर्ती संस्था असणे जरूर आहे अशा जबाबदार संस्थेकडून फंड गोळा करण्याचे काम होईल इतकेच नव्हे आपले धोरण निश्चित करून ते लोक निदर्शनास आणण्यास सोड आज आमची स्थिती आहे की ज्याला त्याला म्हणून र ट फ करता येते त्याला आपण पुढारी आहोत असे वाटते इतकेच तर कोणी संस्थेमार्फत काम कराव्यास तयार नसतात कारण संस्थेत राहिल्याने त्याचे नाव पुढे येत नाही त्यामुळे अशामुळे आमच्यात बार भाईशी नगरी होऊन गेली आहे व जो तो आपले नाव पुढे येण्यास धडपडत असतो दुसरे असे आहे की आम्ही जर या देशात वास्तव्य करीत आहोत आम्हावर नाना तऱ्हेचे लावण्यात येत आहेत आम्ही काही अल्पसंख्य नाही तरी सरकार आमची काही दाद लावीत नाही किंवा आमचे काही म्हणणे ऐकून घेण्यास तयार नाही उलट त्यांना वाटले तते, आमची किव करतील किंवा पाव तुकडा टाकतील मागु म्हटले तर आमचा हक्क चालायचा नाही एवढी आमची दुर्भिक्षता त्याच मुसलमान लोकांचे कोण लाड याचे कारण त्यांची संघशक्ती आणि त्यांच्या संस्था आपली जर अशी एकच संस्था असती तर आपल्यातील खोट्या पुढाऱ्यास आळा घालून त्यांची एक दिशा करी इतकेच नव्हे तर इतरांकडून जी आपली बेदाद होते व बेफिक्री दाखविण्यात येते ती तशी येतील ना या संस्थेने फंड गोळा करून आपल्या वर्गाची सुधारणा करण्यास सुरुवात करावी नुसती विरुद्ध तक्रार करून उपयोग नाही आपण विसरतो की आज हिंदू समाजात जो जातीभेद आहे त्याचबरोबर त्यामध्ये गुणभेद आहेच आज सर्व अस्पृश्य वर्गातील लोकस जरी ब्राह्मण म्हणून संबोधले तरी त्यातील कोणी मनुष्य ना परांजपे यांच्या जोडीला जाऊन बसण्यास लायक होणार नाही कारण जातीभेद जरी गेला तरी गुणभेद राहिला आहे मला तर केव्हा केव्हा असे वाटते की जाती जाती तो गुणभेद राहिला आहे मला तर केव्हा केव्हा असे वाटते की जाती जाती तो गुणभेद वाढला आहे तो जर वाढला नसता तर हा जातीभेद इतक्या दिवस टिकलाही नसता कारण साऱ्या जातीतील लोक सारख्या प्रमाणात जर गुणवान असते तर त्यांनी एका जातीचे वर्चस्व केव्हाच कबूल केले नसते गुणभेद जर नसता तर जातीभेद केव्हा जमीनदोस्त झाला असता म्हणून मला नेहमी सांगा असे वाटते की इतर लोक आपणापेक्षा जसे जातीने श्रेष्ठ आहेत तसे ते व्यावहारिक गुणांनीही श्रेष्ठ आहेत म्हणून आपण आपल्या लोकांच्या अंगी व्यावहारिक गुणांची अभिवृद्धी करण्यास दीर्घ प्रयत्न केला पाहिजे जाती भेदामुळे होत नाही व आपल्यावरील अन्याय दूर करण्यास ते धिंगा घालीत नाही याबद्दल आपल्यातील काही लोकांसर्वता सखेदाश्चर्य वाटते पण यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही अमुक एक गोष्ट करता येत नाही वगैरे आवश्यकतेनुसार बोलू ऐकून त्वेष होत नाही याचे कारण त्यांना या अन्याची जाणीव होत नाही मनुष्य एखाद्या हुद्द्यावर चढण्यास लायक असताना जर त्याला जातीभेदामुळे तो मुद्दा प्राप्त झाला नाही तर अशा माणसाला जातीभेद कसा हे कळू लागेल व त्याला आपल्या चळवळीचे मर्म कळून तो तिचा पुरस्कर्ता होईल पण ज्याला त्या जागेवर जाण्याची लायकी नसेल त्याला जातीभेदाचे स्वरुप कसे करणार जातीभेद असला काय आणि नसला काय तो आहे तेथेच राहणार म्हणून आपल्या लोकांची लायकी वाढण्याची आपण काळजी घेतली पाहिजे गुणात समता आली म्हणजे जातीभेदात साठविलेली अस्पृश्यता फार दिवस टिकीणे शक्य नाही आपला समाज अशा रीतीनं सज्ज झाला म्हणजे अशा प्रकारची सामाजिक किंवा राजकीय आपल्याला हवी असेल तशा प्रकारची स्थिती आपल्याला प्राप्त करून घेण्यात फार वेळ लागणार नाही हे मत कदाचित आपल्याला पोरकट असे वाटेल पण मला वाटते त्याला बराच आधार आहे हल्लीच्या काळात या देशाच्या दृष्टीनं मोठा आणीबाणीचा आहे स्वराज्याचा पाया जेव्हा एकोणीशे सतरा साली घालण्यास सुरुवात झाली तेव्हापासून या देशात तीन कंपू झाले आहेत एक युरोपियन लोकांचा दोन मुसलमान लोकांचा तीन हिंदू लोकांचा एकोणीशे सतरा सालापूर्वी हिंदू मुसलमान राजकीय बाबतीत छत्तीसचा आकडा अस आता तो त्रेसष्टचा होऊन दोघांमध्ये भयंकर प्रकारचे शक्य होऊन दोघांनी एकवट होऊन स्वराज्याचा पहिला हप्ता इंग्रजांपासून घेतला आहे पण वाटणीच्या वेळी सतक्या भावामध्ये देखील तीळ निर्माण होत असते स्वराज्य जर मागितले तर त्यातील मोठा वाटा कोणा जाणार का एका लढ्याचा प्रश्न होऊन पडला आहे या प्रश्नाचे उत्तर हेस की ज्यांची लोकसंख्या जास्त त्या स्वराज्याचा भागही जास्त मिळणार मुसलमानांना आपली लोकसंख्या जास्त असावी असे वाटणे साहजिक आहे उभय पक्षांचा आपल्यावर कटाण आहे आपल्याशिवाय मुसलमानांना जय नाही आणि आपल्याशिवाय हिंदूंना गती नाही आज आम्ही हिंदूंचे हिंदू राहिलो तरच आरे धर्माचे संस्कृती या दशात निपजणार आह उलट आज जर आम्ही हिंदूंचे मुसलमान झालो तर या देशात यावणी संस्कृतीचे प्राबल्य होणार हे आज हिंदू आणि मुसलमान या दोघांच्याही ज्ञानी आह तसे जर नसतर वैकोम्थ ब्राह्मण वर्ग अस्पृश्य वर्गासाठी सत्याग्रह करण्यास तयार झाला नसता अथवा मुसलमान लोक कोटी रुपये खर्च करून आपल्याला त्यांच्या धर्माची दीक्षा दक्ष उत्सुक झाल नसत आज आपण जरी सर्वात खालचे आहोत तरी या हिंदू मुसलमानांच्या संस्कृतीच्या संग्रामात आपली कुमक आपल्या संख्येच्या मानाने फार महत्वाची आहे व आपण आपल्या संघशक्ती उत्पन्न केली तर आपण जे भागू ते आपल्याला मिळेल माझी खात्री आहे की या संग्रामात जे हिंदू लोक आज विसाव्या शतकात अस्पृश्यता काढा असे म्हटले असता धूळ खात पडलेल्या पुराण्यांना विचारतोच असे म्हणतात तेच लोक ती पुराणे बाजूस सारून आपल्याला एकवट करून घेतील वेळच तशी आली आहे त्याला नाईलाच आहे आपला समाज आज सरोप तरी मागासलेला आहे द्रव्याने मागासलेला आहे मनोधैऱ्याने मागासलेला आहे ज्या समाजातील लोकांस राजकीय सामाजिक व धार्मिक असमता व यापासून पराकाशीचा त्रास होत आहे ज्यातील साऱ्या लोकांस मूळ अज्ञानाने व्यापले आहे त्यास विपत्तीपासून होणाऱ्या यातना सोसाव्या लागत आहेत व त्याच्या परिहारार्थ काय करावे समजत नाही ज्या लोकांची सर्वत्र चाललेल्या जीवनकार्यात अखेर गती काय होईल हे सांगता फार कठीण आहे त्यासाठी आपल्यापैकी ज्यांना ही स्थिती स्पष्टपणे कळत असेल त्यांनी आपल्या सहमाजाचा जीवनकला टिकाव लागण्यासाठी दिवस रात्र निरपेक्ष बुद्धीने झटले पाहिजे अशा प्रकारचे विचार समजले असून देखील ते स्तब्ध राहतील तर त्यांच्या माथ्यावर आपल्या दडपून गेलेल्या बांधवास विपद दशा आणल्याची आणि त्यांचा नाश केल्याची भयंकर जबाबदारी येणार आहे म्हणून सुशिक्षित बांधव हो जर तुम्हास इतरांकडून व पुढील संततीकडून बरे म्हणून घ्यावायचे असेल व तुमची आज जी स्थिती आहे ती दूर करून तुमच्या मुलांची व नातवंडांची स्थिती अधिक वाईट होऊ नये अशी तुम्हास वास्तविक इच्छा असेल तर ज्या दुर्गतींनी व दुराचारांनी आपल्या लोकांच्या बुद्धीचा कीर्तीचा व परिस्थितीचा घात चालविला आहे त्याचे यथाशक्ती निर्मूलन करणे हे आपले कर्तव्य आहे व ते आपण केले पाहिजे हे सांगून मी आपली सर्वांची रजा घेतो